वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग पस्तीसावा तेव्हा जोराने मान एक एकसारखे निश्वास टाकीत हातावर हात चोळीत आणि दात कडकडा खात डोळे लाल करून मुखावर उचित असणारा पूर्वीचा भाव टाकून क्रोधाच्या आहारे सुत दशरथाचे मन लक्षात घेऊन भयंकर संतप्त झाला कैकैच्या हृदयाचा जणू थरकाब करणाऱ्या धारधार बाग वाघबणाने आणि अशुभ आणि आजोड अशा वाघ वज्राने कैकेच्या नाजूक मर्माचे जणू लजके तोडीत सुमंत्र म्हणाला आपला पती जो सर्व स्थावर जंगम जगता करता दशरथ राजा त्यालाच खुद्द तू टाकून दिलेस याहून पराकाष्ट वाईट गोष्ट देवी या जगात दुसरी कोणतीही नाही तुला मी पतीघातीनी आणि म्हणून शेवटी कुळाचाही घात करणारी मानतो कारण महेंद्रासारखा अजिंक्य पर्वताप्रमाणे हलवण्याला अशक्य महासागराप्रमाणे अक्षोभ्य असणाऱ्या तू राजाला तू आपल्या आपल्या कर्माने तापवितास राजा दशरत लोक भरताय तुझा वरद पतीय त्याचा असा अवमान करू भरत्याची इच्छा ही स्त्रियांना कोटी हुन अधिक आहे राजा मृत्यू पावल्यानंतर वयानुसार राजाची प्राप्ती होत असते हा ईश्वाकू कुलाचा नाच असतानाच त्याला तू नाही करून टाकू इच्छितेस तुझा पुत्र भरत खुशाल राजा हो आणि या पृथ्वीचे शासन करो आम्ही जिकडे राम देईल तिकडे जाऊ तुझ्या राज्यात एकाही ब्राह्मणाने राहू नये अशाच प्रकारचे मर्यादा सोडून कर्म तू करणार आहेस खरोखर रामाने धरलेल्या मार्गानेच आम्ही सगळे जाऊ सर्व आपतेष्टाने आणि सज्जन ब्राह्मणाने कायमपणे सोडून दिल्यानंतर राज्य हाती घेऊन देवी तुला काय आनंद मिळणार आहे तसरेच कर्म तू मर्यादा सोडून करण्याची इच्छा धरीत आहेस तुझे हे अशा प्रकारचे वर्तन तेतू आचरित असताना पृथ्वी तत्काळ दुर्भंगून कसे जात याचे आश्चर्य वाटते महान ब्रह्मर्षीने निर्माण केलेले जळणारे भयानक स्वरूपाचे धिक्कारयुक्त वागदंड रामाला हकलण्यास निघालेल्या तुला मारून कसे टाकत नाही कुऱ्हाडीने आंब्याचा वृक्ष टाकून कडूनिंब वाढवायचा असे कोण करेल निंबाला पाणी घालून तो काय मधुर होणार आहे निंबातून मध कधी कधीच घालणार नाही असे लोक म्हणतात ते खरे तुझ्या आईचे जसे कुलशील आईचा दुराग्रही स्वभाव पूर्वी ऐकून मला देणारे तुझ्या पित्याला एक उत्कृष्ट वर दिला होता त्या वराने राजाला सर्व प्राणीमात्रांचे बोलणे कळू लागले होते अर्थात मनुष्य तर प्राण्यांचे त्याला कळत होते एकदा झोपण्याच्या तयारीत असताना पक्षी जो बोलला त्याचा भाव तुझ्या आज अत्यंत तेजस्वी पित्याला कळला आणि तो लगेच मोठ्याने हसला तेथे तुझी आई होती ती रागवली मरणाचा फास पडावा अशीच तिने इच्छा केले, ती म्हणाली महाराज तुमच्या हसण्याचे कारण मी जाणू इच्छिते राणीला तो राजा म्हणाला हसण्याचे कारण जर मी तुला सांगितले तर आताच माझे मरण निसंशयपणे उभे तरी राणी पुन्हा के, के राजाला तुझ्या पित्याला म्हणाली जिवंत रहा अथवा न रहा, मला ते कारण सांगाच म्हणजे मग तुम्ही पुन्हा मला हसणार प्रिया तसे बोलल्यानंतर के के राजाने त्या वरदात्याला ही सारी हकीकत थोडक्यात सांगितली तेव्हा तो वर देणारा साधू राजाला म्हणाला राजा ती मर वा धुळीस मिळव तिला तू सांगू नकोस त्याचे ते बोलणे ऐकून राजाला प्रसन्नता वाटली तो तुझ्या आईला बाजूला काढून कुबेराप्रमाणे विहार करू लागला तशी हे पापदर्शिनी तू सुद्धा दुर्जनाच्या मार्गाने जाऊन मोहन करीत मातीच्या वर्णावर प्रवाह आहे तो मला खरा वाटतो तशी तू होऊ नकोस राजा देवीकार करच्या इच्छेनुसार चालून या लोकांचा आधार हो पापी प्रेरित होऊन देवेंद्रासारख्या तेजस्वी लोकबालक पतीला असत धर्माकडे वळवू नकोस मनोहर नेत्रांचा श्रीमान राजा दशरथ पापरहित आहे देवी तो तुला दिलेले वचन खोटे करणारा नाही ज्येष्ठ पुत्र उदारंत कर्णाचा कर्तृत्वान स्वधर्माचे रक्षण करणारा आणि जीव लोकाचे पालन करणारा बलवंतसाय त्या रामाला अभिषेक होऊ दे जर राम पित्या राजाला रा, टाकून म्हणाई तर तुझी अपकिर्ती लोकात पसरेल राघव स्वराज्याचे पालन करू दे तू मनातली धास्ती काढून टाक या उत्कृष्ट पुरात राहणारा राघवावरून दुसरा कोणीही तुला अनुकूल होणार नाही रामाची पदावर स्थापना झाली म्हणजे महान योद्धा राजा दशरथ पूर्व परंपरेप्रमाणे वनात प्रवेश करेल अशा रीतीने सुमंत्राने हात जोडूनच समजावणीच्या शब्दांनी आणि बोचणाऱ्या शब्दांनी राजमंडळी कैकेला अधिकच क्षुद्ध केले पण ती देवीक शुद्धही झाली नाही आणि तिला वेदनाही झाली नाही तिच्या मुखावरची रेषाही ढळलेली दिसली नाही अयोध्याकांडाचा पस्तीसावा सर्ग समाप्त होतो